पंचतंत्र लेखक काशीनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र ढांढेरे वाचक तंत्र पहिले मित्रभेद कथा एकविसावी एका गावात जीर्णधन नावाचा एक वाणी राहत होता आपले सर्व धन नाहीचे झालेले पाहून त्याने गावात राहण्यापेक्षा कुठेतरी परदेशी जावे असा विचार केला ज्या ठिकाणी मोती वेचले त्या ठिकाणी गोऱ्या वेचण्याची वेळ आली तर चांगला माणूस तेथे कधीच राहत नाही ज्या ठिकाणी पराक्रमाने नाना प्रकारचे भोग भोगले त्या ठिकाणी म्हणून तो वाणी देशांतरास जायला निघाला इतर सर्व सामानाची विल्हेवाट लावल्यावर हजारो शेवल वजनाचा एक वडिलोपार्जित लोखंडी काटा शिल्लक राहिला तो काटा त्याने तेथील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याकडे ठेव म्हणून ठेवला बरेच दिवस पुष्कळ देश वर, तो परत आपल्या गावी आणि त्या व्यापाऱ्याकडे जाऊन आपली ठेव मागू लागला त्या व्यापाऱ्याला काट्याचा लोभ सुटवून तो म्हणाला बाबा रे पुष्कळ दिवस तो काटा पडून राहिल्यामुळे उंदरांनी कुडतडून खाऊन फस्त करून टाकला आता मी तो परत कसा देऊ जीर्णघन म्हणाला बरोबर आहे उंदरांनी लोखंडी काटा खाऊन टाकला तर त्यात तुझा तरी काय दोष संसार हा असार अस क्षणभंगुरा आहे या जगात शाश्वत असे काहीच नाही असो झाली ती गोष्ट झाली आता मी नदीवर आंघोळ करण्यासाठी जातो आहे तर हा तुझा मुलगा धनदेवा आहे त्याला माझ्याबरोबर कपडे वगैरे सांभाळण्याकरता पाठवतोस का शिवाय मला आंघोळीला ला लागणारे भांडेही चौच परत घेऊन येईल त्या व्यापाराला एखाद्या वेळी आपले भांडे जीर्णध कळवून मिईल अशी भीती वाटून तो आपल्या मुलास म्हणाला धनदेवा काकांच्या बरोबर नदीवर जा आणि त्यांच्या आंघोळ झाल्यावर भांडी कुंडी घेऊन परत ये कोणी कोणाचे प्रिय करीत नाही आणि जेव्हा करतो त्यामागे काहीतरी लोभ असतो आपली भांडी सांभाळण्यास जा असे म्हणता काकांना नदी दाखवायला जा असे तो म्हणाला धनदेवाला नदीवर जाण्यास काहीतरी निमित्त लागत असे तो मोठ्या आनंदाने भांडी घेऊन जीर्ण धनाबरोबर नदीवर गेला जीर्णधनाने आपली स्नानसंध्या आटोपल्यावर धनदेवाला बळेत उचलले व नदी जवळच्या एका गुहेमध्ये ठेवून गुहेच्या तोंडाशी एक भला ठोरला दगड पक्का बसवून तो त्या व्यापाऱ्याच्या घरी आला जीर्णधना बरोबर आपला मुलगा नाही असे पाहून व्यापाऱ्याने विचारले धनदेव कोठे आहे तो नदीकाठी बसला असताना एक प्रचंड गिधाड आले व ते धनदेवात उचलून घेऊन गेले आता मी तरी काय करणार जीर्ण धन म्हणाला यावर दोघांमध्ये बरीच हुज्जत सुरू झाली आणि शेवटी कोतवाला कडे चौकशीच्या वेळी व्यापारी मोठ्याने आकांत करून म्हणाला याने माझा मुलगा पडविला आहे तो मला परत मिळवून द्या कोतवालाने जीर्णधनास विचारले बाबा खरी काय हकीकत आहे गिधाड कधी मुलगा पडवू शकेल का नाही जीर्णधन म्हणाला जेथे हजारो शेर लोखंड उंदीर कुरतडून खाऊन टाकतात तेथेडाने मुलाला पळविले फवाला ते, ते दोघे व्यापारी एकमेकांना चांगलेच भेटले आहेत हे ओळखून दोघांची समजून घालून एकमेकांच्या वस्तू एकमेकांना परत देवून फिर्याद काढवून टाकली गोष्ट संपवून कर्टक म्हणाला मूर्खा तुला संजीवकाचा उत्कर्ष सहन न झाल्यामुळे तू हे घोरकृत केले आहे नाहीतरी या जगात असेच चालले आहे उच्चकुलात जन्मलेल्यांचा उच्च कुलात करतात। तर दुर्दैवी माणसे सुधैवी माणसांच्या नावाने खडे फोरीत असतात कृपण उदारांना नावे होतात। तर सरळ मार्गाने जाणाऱ्याला कुटील बुद्धीचे लोक पाण्यात पाहतात शहाण्या व अनेक शास्त्रात पारंगत असलेल्या विद्वानाला मूर्ख लोक टीकेने बेजार करतात तसे तू चांगले करण्याचे सोडून वाईट कर्म करण्याच्या मार्गाला लागला आहेस शहाण्याचे भावे शत्रू परंतु मूर्खाचा होऊ नये मित्र नाहीतर वानराने राजाला जीवानिशी मारले आणि चोराने ब्राह्मणांचे रक्षण केले कसे व्हावयाचे हे कसे दमनकाने विचारले करटक म्हणाला ऐकत